स्कंध बारावा अध्याय चौथा गायत्री हृदय नारद म्हणाले हे देवदेवे आता गायत्री हृदय सांगा नारायण म्हणाले हे नारदा अथर्व वेदात गायत्रीचे हृदय सांगितले आहे ते अति गुह्य हृदय तुला सांगतो वेद मात्र गायत्री देवीचे ध्यान करावे तिच्या ठिकाणी या देवतांचे ध्यान करावे पिंड ब्रह्मांड यांचे ऐक्य आहे म्हणून शरीर गायत्री रूप आहे अशी भावना करावी देवता शून्य हृदयाने देवीची पूजा करू नये गायत्रीच्या हृदयाचा ऋषी मीच आहे गायत्री हा छंद आणि परमेश्वरी ही देवता आहे प्रथम पूर्वोक्त सहा अंगे करावी निर्जन ठिकाणी आसनस्थ होऊन एकचित्ताने ध्यान करावे आता अर्थन्यास सांगतो मस्तकावर देऊ दैवत देवपंक्तीत अश्विनी कुमार ओठावर दोन्ही संध्या मुखावर अग्नी जिभेवर सरस्वती कंठात बृहस्पती स्तनांचे ठिकाणी अष्टवसू बाहूंवर मरुद हृदयात परजन्य, उदरात आकाश नाभीत अंतरिक्ष कटीच्या ठिकाणी इंद्राग्नी जगनदेशी प्रजापती मांड्यांवर कैलास गुडघ्यांवर विश्वदे जंघावर कौशिक गुह्यस्थानी अयने उरूंवर पितर पायांवर पृथ्वी अंगुलावर वनस्पती रोमावर ऋषी नखावर मुहूर्त अस्थिर ग्रह रक्त आणि मांस यावर ऋतू निमिषाचे ठिकाणी संवत्सर अहोरात्रीच्या ठिकाणी चंद्र आणि सूर्य यांची कल्पना करावी नंतर प्रवर दिव्य आणि सहस्र नेत्रांच्या गायत्रीला मी शरण जातो त्या श्रेष्ठ सूर्यतेजास नमस्कार असो पूर्व दिशेस उत्पन्न झालेल्यास नमस्कार सकाळी आदित्य मंडळात असलेल्या देवास नमस्कार आदित्याच्या प्रतिष्ठेस नमस्कार प्रातकाळी अध्ययन करणारा रात्रीचे पातक नष्ट करू। सायंकाली अध्ययन करणारा दिवसाचे पाप नष्ट करो दोन्ही वेळ अध्ययन करणारा तीर्थ पवित्र आणि मान्य होतो तो सर्व दोषांपासून मुक्त होतो प्रतिग्रह दोष पंक्ती दूषण दोष असत्यभाषण यापासूनही मुक्त होतो अब्रह्मचारी ब्रह्मचारी होतो ह्या हृदयाच्या अध्ययनाने हजार ऋतूंचे पुण्य लाभते साठ कोटी गायत्री जपाचे पुण्य मिळते आठ ब्राह्मणांकडून याचे ग्रहण करावे म्हणजे सिद्धी होते जो प्रातकाली शुद्ध होऊन त्याचे अध्ययन करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो तो ब्रह्मलोकी पूज्य होतो अध्याय चौथा समाप्त